नंतर श्रीराम म्हणाला मनुष्याच्या देहामध्ये आतडी नाड्या वगैरे मनुष्याचा देह नाना प्रकारचे रोग आणि विकार त्यांनी भरलेला आहे तसेच मनुष्याच्या मागे मृत्यू लागलेला आहे तेव्हा अशा या मानव देहापासून संसारात चुक होईल असे म्हणावे तरी कसे हा देहदेखील दुखालाच कारण होतो देह, देह वास्तविक जड परंतु आत्म्याप्रमाणे भासतो हा देह पंचकोषाने युक्त असून जड आणि चेतन यांच्या एकत्र येण्याचा चमत्कार त्या ठाई दिसून येतो प्रत्यक्षाचा विचार हेच दाखवतो की मोक्षाचा अधिकारही त्यातच आहे पण असे असून येतो त्या अधिकारापासून विनमुख झालेला आहे इतर जड वस्तूप्रमाणे हा जड व चेतनही नाही त्यामुळे मनुष्य हा जड आहे की चेतन आहे याविषयीचा योग्य तो निर्णय होत नाही आणि म्हणूनच अविवेकी मनुष्याचे चित्त मूढ बनून त्या मनुष्याची मोहपाशातून सुटका होत नाही अन्नपानादी किरकोळ गोष्टी मिळवूनही तो आनंदी होतो तसाच थंडी वाऱ्यासारख्या किरकोळ त्रासाने तो दुःखी होतो देह अधम आणि अपवित्र असून त्याच्या इतकी शोचनीय वस्तू दुसरी कोणतीही नाही मानव हा एक आहे दात हे हे केसर विकसित कर बुडे आणि दंतपंक्ती म्हणजे झाडावर ओळीने बसलेले पक्षी म्हणता येते डोळे हे झाडाच्या ढोलीप्रमाणे तर शिरो भात हा एखाद्या मोठ्या फळाप्रमाणे दिसतो किंवा कान व दात ही त्या वृक्षावरील पक्षांनी आपल्या चोचीने तयार केलेले छिद्रे आणि हा तो पाय ही पाने भिन्न केला जाणे या देहरूपी वृक्षावर जीव आणि ईश्वर असे दोन पक्षी राहत असून याची छाया दूरवर पसरलेली देह वृक्षाच्या या छायाखाली जीवरूपी वाट स्वरूप राहत असतात याच्याविषयी शत्रुत्व व मित्रत्व तसेच प्रीती व द्वेष बाळगणे हे तितकेसे योग्य नाही हा संस्थारूपी समुद्र तरुण जाण्याकरता ज्या या देहरूपी नौकेचा वारंवार आश्रय केला जातो तिच्या संबंधी कोणालाही आत्मभावना निर्माण होणे कधी शक्य आहे का या देहरूपी वनामध्ये जिकडे तिकडे अनेक खासखळवे पसरलेले असून अंगावरचे केस हे या वनातील असंख्य वृक्षच आहेत अशा या देहरूपी वनावर विश्वास ठेवून कोण राहील माउस, नायू, आस्थि याने भरलेला हा देह म्हणजे फुटका नगाराचा मारला तर त्याच्यातून ध्वनी निघत नाही आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग माहिती नसलेल्या मांजरासारखी माझी अवस्था झाली आहे संसार रुपे अरण्यात चित्तरूपी मरकट हे एकसारखे बागडत असते विषयांचे चिंतन ही या देहरूपी वृक्षाची मंजिरी असून अनेक दुःखांच्या रूपातील कीटकाकडून या वृक्षाला सतत छिद्रे पाडले जातात हा देह म्हणजे तृष्णारुपी नागिणीचे राहण्याचे घरच आहे क्रोध रुपी कावळ्याने या झाले हास्य म्हणजे या झाल्यकारक पालवी होय आणि पुण्यपातकुपी पा... मोठमोठी फळे या झापन्न होतात बाहू म्हणजे या झाडाच्या शाखा आणि हात हे त्यावरचे सुंदर गुच्छ या शरीराचे नेणे आणि अवयव ही या झाडाची पाने असून ती वाऱ्याने हलणाऱ्या पानाप्रमाणे शोभिवंत दिसतात सर्व इंद्रिये मांड्या ही या खोड़े हो। हाँ देह छाएक केस वृक्ष गये हा वृक्ष अहंकार रूपी गिधाड़ा वस्ती स्थान वृक्षाला सर्वत छिद्रे पड़े गए डोक्यावर वाढलेले लांबच्या लांब केस हे झाडावर वाढलेल्या गवताप्रमाणे असून नाना तऱ्हेच्या वासना रूपी जटांच्या योगाने त्याचे स्वरूप भयंकर दिसते अनेकांनी लांब लांब पसरलेल्या भ्रमरूपी शाखांच्या योगाने हा वृक्ष भेसूर दिसणारा आणि दुःखकारक झाला असे मला वाटते मनुष्याचा देह म्हणजे त्या अहंकार रूपी गृहस्थाचे वस्तीस्थान असून ते नष्ट होवं अथवा स्थिर राहावं हो। त्याच्याबद्दल अहो मुनिवर्य मला काही कर्तव्य नाही या घरामध्ये इंद्रियरूपी पशु रांगेने बांधून ठेवले असून या घरात कृष्णारूपी स्त्री ते वर्चस्व आहे मदनाच्या लाल रंगाने ज्याच्या सर्व बाजू रंगवल्या गेल्या अशा या देह देहरूपी घराचा मला पूर्ण वीट आलाय या देहातील पोकळी अस्थिरूपी काकुचित झाली असून आतड्यांच्या दोऱ्याने ते बांधले गेले अशा देहरूपी घराचा मला अत्यंत चिटकारा आलाय देहामध्ये पसरून रूपी स्नायुरूपी दौऱ्यानेही शरीर बांधले गेले या शरीरात रक्त पाणी यांचा चिखल झालाय हे शरीर वार्धक्यरूपी चुन्याने पांढरे फटफटीत दिसते अशा या शरीररूपी घराबद्दल माझ्या मनात मोडीच प्रेम नाही चित्तरूपी सेवकाने केलेल्या अनंत चेष्टामुळे ज्याची स्थिती डळमळीत झाली आणि असत्यने मोह हेच ज्याचे आधारस्तंभ आहेत अशा या देहाबद्दल मला देशभरही आस्था वाटत दुःखरूपे अर्भकाचे रडने चालू आहे सुखरूपी शय्यामुळे मनोरम भासत आहे दुष्ट इच्छारूपे दासी पडले आहेत असे हे देहरूपी घर असून ते अनिष्ट आहे असेच मला वाटते नाना तऱ्हेच्या दोषाने युक्त असलेले विषय हीच ज्या घरातील कळकट झालेली भांडी आहेत ज्या घराला अज्ञान रूपी लोणा लागल्याने ते पडीक झाले आहे अशा या देहरूपी घरात राहणे मला नकोसे झाले हा देहरूपी घर असे आहे की घोटा आणि गुडघा यांच्या आधाराने ज्यातील जंघास्तंभ उभा राहिलेला आहे आणि दीर्घ बाहू ह्या ज्या तुळ्या आहेत असं हे घर मला मुळीच इष्ट वाटत नाही ज्ञानेंद्रियरूपी खिडक्या स्पष्ट दिसत आहेत बुद्धीरूपी गृहिणी ज्यात क्रीडा करते आहे आणि चिंता रूपी दुहितेने ज्यात वस्ती केली आहे अशा या देहरूपी घराचा मला खरोखर कंटाळ आला केशाने आच्छादित झालेले कान ही जेथे मध्याचे आहेत किंचित केशरूपे यवांकूर उगवले आणि ज्या मधील पोटाचे छिद्र रिकामे आहे अशा या देहरूपी घराची माझ्या दृष्टीने काहीच किंमत नाही नखरूपी कोळ्यांचे जे वस्ती स्थान आहे शुधारूपी कुत्री ज्यामध्ये भटकत आहेत आणि वाऱ्याचा जेथे सतत आवाज होतो आहे अशा या देहरूपी घराच्या बाबतीत मी अगदी निष्प्रह बोललो आहे या देहरुपी घरात वारा हो सोसाटीने आत पाह असा येत जात आहे इंद्रियरूपी गोलके याचे खिडक्या आहेत असेही घर मला मुळीच पसंत नाही मुखरूपी दिंडी दरवाज्यात जिव्हा रूपी माकडीन बसल्यामुळे जे विद्रूप दिसत आहे आणि दातांची हाडके ज्यात स्पष्ट दिसत आहेत अशा या देहरूपी घराचे मला भय वाटते त्यात त्वचा रूपीने पांढरे फटफटीत दिसते आहे आतील यंत्रांच्या फिरण्यामुळे जे चंचल बनले आहे आणि मनोरूपी उंदराकडून जे नित्य उकरले जाते आहे अशा या देहरूपी घराबद्दल दे। आस्थाचे कशाला बळायचे हास्यरूपी दीपाच्या प्रभेमुळे जे प्रकाशमान होते घटकेत आनंदामुळे सुशोभित तर दुसऱ्या घटकेला अंधकाराच्या पुराने व्याप्त होणारे असे घर असल्याने या देहरूपी घराच्या संबंधात मी उदासीन बनवू हे देहरूपी घर सर्व रोगांचे वस्तीस्थान अंगार पडलेल्या सुरकुत्यांचे माहेर घर आणि सर्व प्रकारच्या व्याधीमुळे अरण्यासारखे भयकारी वाटते त्यामुळे या देहरूपी घराबद्दल मला उद्वेग निर्माण झाले इंद्रिय इंद्रियरूपी भालूंचा जेथे भयंकर आवाज चालू असतो जातील धोली शून्य भासत आहेत आणि दिशा अंधारने व्यापलेल्या अशा या देहरूपी अरण्याबद्दल मला फार धास्तीवट निर्माण झाली अहो मुनिवर्य ज्याप्रमाणे चिखरात रुचलेला हत्ती त्यातून बाहेर काढलेला एखादा अशक्त मनुष्य समर्थ ठरत नाही त्याप्रमाणे माझीही स्थिती झाल्यामुळे मी हा देह धारण करण्यास असमर्थ झालोय देह धारणा मला अशक्य वाटू लागेल हे ऐश्वर हे राज्य हा देह हो, आणि हे लौकिक व्यवहार यांच्याशी मला काय कर्तव्य आहे थोडे दिवस जातात जाता, न तोच या सर्वांचा फडशा पाडायला काळ तर एका पायावर सिद्ध होऊन बसलाय रक्त आणि मांस यांनी भरलेल्या आणि नाशिवंत असलेल्या देहात रमणी वाटण्यासारखे असे आहे तरी काय मरणोत्तर जो देह हो, त्या जीवाच्या बरोबर जात नाही अशा या कृतज्ञ देहाबद्दल बुद्धिमान पुरुष असतात्री कशी बाळगणार अर्थात मत हत्तीच्या कानाप्रमाणे चंचल आणि लोंबणाऱ्या जलबिंदूप्रमाणे नश्वर असा हा देह जोवर आपण मला सोडत नाही तोवर मीच त्याचा त्याग करणे हेच उचित आहे हा देह वाऱ्याच्या झोळकेप्रमाणे चंचल अत्यंत नाजूक नाना प्रकारच्या आधी व्याधीने जर्जर असा असून अतिशय क्षुद्र स्वभावचा आहे त्यामुळे तो नीरस आणि अनिष्ट आहे असे मला वाटते झाडावरच्या नूतन पालवी प्रमाणे तो नाजूक असून पुष्कळ दिवस उपभोग घेतल्यावर तो अत्यंत कृश होऊन नाश पावतो आणि अभाव यांनी पुन्हा पुन्हा भोगण्यामध्ये फक्त सामान्य प्राकृत जनाच लज्जा वाटत नाही पुष्कळ काळ प्रभुत्व गाजवल्यावर आणि वैभवाचा उपभोग घेतल्यानंतर सुद्धा ज्याची सुस्थिती राहू शकत नाही या देहाचे पोषण काय म्हणून आणि कशासाठी केले जावे म्हातारपणाचा काळ आला म्हणजे हा वृद्ध होतो आणि मृत्यू काळ प्राप्त झाला म्हणजे हा देह नाश पावतो हो असा हा असा विचार केला म्हणजे पुष्कळ भोग भोगणारा मनुष्य आणि दरिद्री मनुष्य यांच्यात ते फरक आहे असे वाटे असे झाले ज्या मनुष्याच्या ठिकाणी आत्मोद्धार करून घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे असा मनुष्य संसार संसारसागराच्या पोटामध्ये तृष्णारूपी बिळात निश्चल राहतो आणि रूपे कर्दमात वावरणारे हे देहरूपी कासव स्तर दहून राहते वास्तविक जी दहन करण्याच्याच योग्यतेची आहेत अशी ही देहाची काष्टे संसारसागरामध्ये अनेकदा धारण केले जातात परंतु असे करणाऱ्या मनुष्यामध्ये एखादाच खरोखर मनुष्य या पदवीला यथार्थतेने पात्र आणि ज्याचे पर्यावरण वाटत नाही विषयरूप देहरूपी वेळ कसा केव्हा आणि कोठे नाही सरतो याचा पत्ताही लागत नाही ज्या देहाचे आरंभ निरस आहेत असे हे देह म्हणजे झण दण झंजा वाटत असून ते रजमार्गाने संचार करीत असता परंतु त्यांची गती समजून येत नाही हे शरीर निरंतर टिकेल त्याचप्रमाणे जगाची स्थिती नित्य राहील अशी भावना केवळ मूळ मदिरेने उन्मंत झालेल्या माणसांचीच असते अशा वारंवार धिक्कार असो मी देहाचा कोणी नाही, को नहीं आने देहा कोणी नहीं तसे देह स्वरूप नवे भावने में जे को परम स्वरूप स्थिर होता उत्तम पुरुष होते मान अपन जीला विशेष महत्व वाटते लाभा विषय जी कि दुर्बुद्धि देहाभिमान बाढ़ घर शरीरूपी दरीमध्ये राहणारे आणि कोमलांगाने युक्त असणाऱ्या अहंकार पिशाचिकेने छळ केला आहे असे आम्ही धरत असतो देहावरच विसंबून राहणारी मिथ्या ज्ञानरूपी राक्षसी विवेकाधिकांचा पाठिंबा नसलेल्या बापूडवाण्या सद्बुद्धीचा पाडाव करते या दृश्य जगामध्ये सत्याचा किंचितही अंश नसताना मिथ्या देहाकडून प्राणी फसवले जातात हे आश्चर्यच नव्हे काय धबधवड्यातील दोड़ बायाचे बिंदू उंचाळून खाली पडतात त्याप्रमाणे देहरूपी पल्लव सुकून थोड्याच दिवसात डोळून खाली पडतात समुद्रातल्या बुडबुड्याप्रमाणे हा देह नश्वर असल्यामुळे संसाराच्या भोवऱ्यात पडण्याने त्याला वस्तुत काहीच फळ मिळत नाही हा देह मिछा आणि अज्ञानाचा विकार म्हणता ये स्वप्नातील नगराइतकीच आहे अशा या क्षणभूम मला येतकिंचित आस्था वाटत नाही अहो द्विजवर्य विद्युलता शरद ऋतूतील मेघ किंवा गंधर्व नगर यांच्यावर ज्याचा विश्वास असेल त्याने हवा या शरीराचा पाहिजे असल्यास विश्वास बाळगावा या जगात नाशिवंत म्हणून ज्या वस्तू प्रसिद्ध आहेत त्यांच्यावर ताण असं हे शरीर आहे अशा रीतीने नाशिवंतपणाच्या दोषाने हे शरीर युक्त असल्यामुळे एखाद्या गवताच्या गाडीप्रमाणे समजून त्याचा मनाने त्याग कर शरीर संबंधी आस्थे ही त्याग त्या मी सुखी इतनी श्रीवासिष्ठ महाराण वैराग्य प्रकरण अष्टादश सर्ग हाथ